अल्लाच्या नावाने जोसीम मेहरबान दयावान आहे निश्चितच यश प्राप्त केलं आहे इमान आणणाऱ्यांनी जे आपल्या नमाज मध्ये नम्रता अंगीकारतात वृद्ध गोष्टींपासून दूर राहतात जगाच्या पद्धतीची अंमलबजावणी करतात आपल्या गुप्तांगांचं रक्षण करतात आपल्या पत्न्या आणि त्या स्त्रियांखेरीज ज्या त्यांच्या अधिकृत मालकीत असाव्यात की ज्यांच्यापासून सुरक्षित न ठेवण्यात ते निंदनीय नाहीत परंतु जे त्याखेरीज अन्य काही इच्छित असतील तर तेच आगणित करणारे आहेत تهم فيها خالدون <سؤال> आपल्या मानती आणि आपल्या वचनांचा आणि करारांचा मान राखतात आणि आपल्या नमाजांचं रक्षण करतात हेच लोक ते वारस आहेत जे वारशात नंदनवन प्राप्त करतील आणि त्यात सदैव राहतील वلقد खلقنا الانسان <سؤال> من سلاله من طين ثم جعلناه نطفة في قرار مكين ثم خلقنا النطفة علقة فخلقنا العلقة مبغة فخلقنا المبغة عظاما فكسونا العظام لحما ثم أنشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين أنه ما نولا मातीच्या सत्वापासून बनवलं मग त्याला एका सुरक्षित जागी ठिबकलेल्या थेंबात परिवर्तित केलं मग त्या थेंबाला गोळ्याचा आकार दिला नंतर गोळ्याला बोटी बनवलं मग बोटीची हाड बनवली नंतर हाडावर मौज चढवलं मग त्याला एक दुसरी दृष्टी बनून उभं हो केलं तर मोठाच बरकतवाला आहे अल्लाह सर्व कारागिरांपेक्षा चांगला कारागीर मग त्यानंतर तुम्हाला अवश्य मरायचं आहे नंतर कायमात दिवशी निश्चितपणे तुम्ही उठवले जाल खलकना वमा वलुम सदो नाल ख فأسكنناه في الأرض وإناها لا ذهاب به لقادرون فأنشأنا لكم به جنات من نخيل وأعناب لكم فيها فواكه كثيرة ومنها تأكلون وشجرة تخرج من رطور سينات आणि आकाशातून आम्ही ठीक हिशोबानुसार एका विशिष्ट प्रमाणात पाणी उतरवलं आणि त्याला पृथ्वीत स्थिरावलं आम्ही त्याला हवं तसं नाही असं करू शकतो मग त्या पाण्याद्वारे आम्ही तुमच्यासाठी खजूर आणि द्राक्षाच्या बागा उत्पन्न केल्या तुमच्यासाठी या बागांमध्ये पुष्कळशी स्वादिष्ट फळं आहेत आणि यांच्यापासून तुम्ही रोजी मिळवता आणि तो वृक्ष देखील आम्ही निर्माण केला जो तुरेसीना पर्वत मधून तेल सुद्धा घेऊन उगवतो आणि खाणाऱ्यांसाठी कालवण सुद्धा आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्यासाठी जनावरांमध्ये देखील एक बोध आहे त्यांच्या पोटात जे काही आहे त्याच्यातून एक पदार्थ म्हणजे दूध आम्ही तुम्हाला पाचतो आणि तुमच्यासाठी त्यात बरेचसे अन्य फायदे सुद्धा आहेत त्यांना तुम्ही खाता आणि त्यांच्यावर आणि नावांवर स्वार देखील केले जातात ولقد ارسلنا نوحا الى قومه فقال يا قوم اعبدوا الله ما لكم من اله غيره افلا تتقون ام نوحला तमला त्याच्या लोकसमूहकडे पाठवलं त्याने म्हटलं हे माझ्या बांधवांनो अल्लाहची बंदगी करा त्याच्याशिवाय तुमच्यासाठी कोणीही ईश्वर नाही तुम्ही ভীত नाही का فقال الملؤ الذين كفروا من قومه ما هذا الا بشر त्याच्या लोकसमूहाच्या सरदारांनी मांडण्यास नकार दिला ते म्हणू लागले कि हा इसम काहीच नाही परंतु एक मनुष्य तुमच्या सारखा याचा हेतू असा आहे कि तुमच्यावर वर्चस्व प्राप्त करावं अल्लाहला जर पाठवायचं असत तर फरीच ते पाठवले असते ही गोष्ट तर आम्ही कधी आपल्या वाटवडिलांच्या वेळी ऐकलीच नाही की मानव पैगंबर बनून यावा इन इल्ला जिन्नतु इन्हिन पाल फुलि فَإِذَا جَاءَ أَمْرُنَا فَاسْلُكْ فِيهَا مِنْ كل زَوْجَيْنِ اثْنَيْنِ وأهلك وأهلك إِلَّا مَنْ काहीच नाही केवळ या माणसाला जरा वेळ लागला आहे काही काळ आणखी वाट पहा कदाचित बरा होईल हे पालन करत्या या लोकांनी जे मला खोटं ठरवलं आहे यावर आता तूच मला सहाय्य दे आम्ही त्याच्याकडे दिव्य बोध केला की आमच्या देखरेखीत आणि आमच्या दिव्य बोधानुसार नौका तयार कर मग जेव्हा आमची आज्ञा येईल आणि तो तंदूर उचळू लागेल तेव्हा प्रत्येक प्रकारच्या प्राण्यामध्ये एक एक जोडी घेऊन तिच्या स्वार हो आणि आपल्या कुटुंबियांना देखील सोबत घे त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या विरुद्ध अगोदर निर्णय झाला आहे आणि जालीमांच्या संबंधात मला काय सांगू नकोस हे आता बुडणारे आहेत सईलस्त वयता ومن منعته للفلك فقل الحمد لله فقل الحمد لله الذي نجانا من القوم الظالمين وقر رب انزل لي ما ذا لم مباركا मै जेव तू अपने सोपत्या समके पर स्वार होशील धन्य है तो अल्लाह जालिम मुक्ती दिली लोकपास मुक्ति हे पालन करत्या मैं बरकतवाला जागे उतरव आ सर्वोत्तम जागा देना है ोहलुम मिनिलू असलकून या कथेत मोठ्या निशाणे आहेत आणि परीक्षा तर आम्ही घेत एक मग खुद थील थील एक प्रेषित पाठला ज्यादा निर्णय अल्लाह की बंदगी करा अन्न्य को नहीं तुम्हें भीत नहीं का واترفناهم في الحياه الدنيا ما هذا الا بشر مثلكم ياكل مما تاكلون من ياكل مما تاكلون منه ويشرب مما تشربون ولئن اطعت بشرا مثلكم انكم الى الخاسرون हजेरीत खोट ठरवलं ज्यांना आम्ही जगातील जीवनात सुखी ठेवलं होतं ते म्हणू लागले हा इसम कोणी नाही परंतु एक मनुष्य तुमच्या सारखा जे काही तुम्ही खाता तेच हा खातो आणि जे काही तुम्ही पिता तेच हा आता जर तुम्ही आपल्यासारख्याच एका माणसाची आज्ञाधारकता स्वीकारली तर तुम्ही नुकसानीतच राहिला हा तुम्हाला कळवतो की जेव्हा तुम्ही मरून माती बनाल आणि जेव्हा हाडांचा सांगडा बनून राहाल तेव्हा तुम्ही कबरीतून काढले जालो दुरापास्त पूर्णतः दुरापास्त आहे हा वायदा जो तुमच्याशी केला जात आहे जीवन काहीच नाही परंतु केवळ या जगातीलच जीवन येथेच आम्हाला मरायचं आणि जगायचं आहे आणि आम्ही कदापि उठवले जाणार नाही हा एसम कळ अल्लाच्या असत्य रचत आहे आणि आम्ही कदापि याचं मानणारे नाही कौमेमी त्याची त्यानं सांगितलं हे पालन करत्या या लोकांनी जे मला खोटं ठरवलं आहे यावर तूच मला सहाय्य करत आहे ती घटका जेव्हा पश्चाताप करतील सत्यावर हुकूम एका महान कलवाना त्यांना गाठलं आणि आम्ही त्यांना कचरा बनून फेकून दिलं दूर हो अत्याचारी लोकसमूहा ثم أرسلنا رسولنا تترا كلما جاء أمت الرسول ها كذبوه فأتبعنا بعضهم بعضا وجعلناهم أحادير فبعدا لقوم لا يؤمنون مغامي تنشن انتر دوسرے لوگو سمو اوٹھو لے کونتا ہی جنة سمو اپنے بیوپورمی نشت سالا ناہی کتان انتر ٹیکو ہی شکلا ناہی مغامي لاکو پاٹ اپنے پایغمبر پاٹھوات رہلو आला, आणि आम्ही एका पाठोपाठ बाट एका करत गेलो। पावेतो, की आम्ही त्यांना केवळ एक कथा बनवून सोडल धिक्कार असो त्या लोकांचा जे इमान आणत नाहीत मोहोर मग आम्ही मुसाल इस्लाम आणि त्याचा भाऊ हरुन अल इस्लाम यांना आपल्या निशाण्या आणि उघड प्रमाणासहित फिरोन आणि त्याच्या राज सहकार्यांकडे पाठवलं परंतु त्यांनी गर्व केला आणि बडेचाव केला म्हणू लागले काय आम्ही आमच्यासारख्या दोन माणसावर इमान आणावं आणि माणसंही ती ज्यांचा लोकसमूह आमचा गुलाम आहे म्हणून त्यांनी दोघांना खोटं ठरवलं आणि नष्ट होणाऱ्यांना जाऊन मिळाले आणि मुसालेचा आम्ही ग्रंथ प्रदान केला की जेणेकरून लोकांनी त्यापासून मार्गदर्शन प्राप्त करावं आणि मुरम पुत्राला आणि त्याच्या आईला आम्ही एक निशानी बनवलं आणि त्यांना एका पठारावर ठेवलं जी समाधानाची जागा होती आणि झरे त्यात वाहत होते या हे वा पैगंबर हो ख शुद्ध पदार्थ आणि कृत्य करा चांगली तुम्ही जे काही करता मी ते चांगलंच जाणतो आणि तुमचा हा उम्मत एकच लोकसमुय आणि परंतु नंतर लोकांनी आपल्या दीनधर्माचे आपापसात आप तुकडे तुकडे करून टाकले प्रत्येक गटाजवळ जे काही आहे त्याच्यातच तो मग्न आहे बरोतर सोडून द्या यांना बुडून राहावेत आपल्या गाफीलपणात एका विशिष्ट वेळेपर्यंत काय यांना वाटत की आम्ही यांना संपत्ती आणि संततीनं मदत करत आहोत तर जणू काय यांना कल्याणकारी गोष्टी देण्यात उत्साही आहोत नव्हे वस्तुस्थितीची यांना जाण नाही ان الذين هم من خشيه ربهم مشفقون والذين هم بايات ربهم يؤمنون والذين هم بربهم لا يشركون والذين يؤتون ما اتوا وقلوبهم وجله وقلوبهم وجله انهم الى ربهم راجعون اولئك يسارعون في الخيرات وهم لها سابقون वास्तविकता जे लोक आपल्या रबच्या धास्तीनं भयभीत होणारे असतात जे आपल्या रबच्या आयतींवर इमान आणतात जे आपल्या रब बरोबर कोणाला भागीदार बनवत नाही आणि ज्यांची स्थिती अशी आहे की देतात जे काही देतात आणि हृदयाचा त्यांचा या विचारानं थरकाफ होत की आम्हाला आमच्या रबकडे परतायचा आहे तेच भल्या गोष्टीकडे धाव घेणारे आणि अहम करून त्यांना प्राप्त करणारे आहेत एक जो प्रत्येकाची स्थिती यथायोग्य दाखवणार आहे आणि लोकांवर जुलुम कोणत्याही परिस्थितीत केला जाणार नाही हत्ता परंतु हे लोक या गोष्टीपासून आहेत आणि त्यांची कृत्य सुद्धा त्या पद्धती जिचा आताच उल्लेख केला गेला त्या आहे त्यापासून वेगळी आहेत ते आपली ही कृत्य करत राहतील येत पाहितो कि जेव्हा मी त्यांच्या विलासी लोकांना प्रकोपात पकडू तेव्हा हंबरडा पडू लागतील आता बंद करा आपली गयावया आमच्याकडून आता कोणतंही साह्य तुम्हाला मिळणार नाही माझ्या आईची ऐकवल्या जात असत तेव्हा तुम्ही पैगंबराचा आवाज ऐकताच परत पावली पळत पर सुटत होता आपल्या दर्पात त्याचा मुलायचाच ठेवत नव्हता आपल्या चव्हाट्यावर त्यावर बाता मारत होता आणि बकवास करत होता अफलम कौल अम, अम वाणीवर विचार केला नाही अथवा त्यांना एखादी गोष्ट आणली आहे जी कधी त्यांच्या पूर्वजांपर्यंत आली नव्हती अथवा हे आपल्या पैगंबराशी कधी परिचित नव्हते कि अनोळख ही मनुष्य असल्यामुळे त्याला विचारतात अमियकोनिजि बल जहो बिल शक्हो लिल शक्होन वल अहो लहुम सहम अलो अथवा यांचं म्हणणं असं आहे की तो वेळा आहे नव्हे किंबु म त्यानं तर सत्य आणलं आहे आणि सत्यच त्यांच्या बहुसंख्या इच्छेमागे चाललं असतं तर आकाश आणि पृथ्वी आणि त्यांच्या सर्व वस्तीची व्यवस्था कोलमडली असती नव्हे तर आम्ही त्यांचा स्वतःचाच उल्लेख त्यांच्यापाशी आणला आहे आणि ते आपल्या उल्लेखापासून तोंड फिरवत आहेत तू त्यांच्याकडून काही मागत आहेस काय तुझ्यासाठी तर तुझ्या रब न दिलेलंच बेहितर आहे आणि तो उत्तम रुची देणारा आहे तू तर त्यांना सरळ मार्गाकडे बोलवीत आहेस परंतु जे लोक अखिरातला मानत नाहीत ते सगळ्या मार्गापासून दूर राहून चालू इच्छितात जरा मी यांच्यावर दया केली आणि तो त्रास जसे गुरफटलेले आहेत दूर केला तर हे आपल्या शिरजुरीत पूर्णपणे अशी आहे की आम्ही यांना यात गुरफटवलं तरी सुद्धा हे आपल्या रबच्या पुढे झुकले नाहीत आणि नम्रता देखील स्वीकारत नाहीत तथापि जेव्हा अवस्था याशी गेला येईल की आम्ही यांच्यावर भयंकर प्रकोपाचं द्वार उडावं तर अकस्मात तुम्ही पाहाल की त्या परिस्थितीत हे प्रत्येक भल्या गोष्टीपासून निराश आहेत तो अल्लाच तर आहे त्यानं तुम्हाला ऐकण्याची आणि पाहण्याची शक्ती दिली आणि विचार करण्यासाठी मन दिलं परंतु तुम्ही लोक कमीच कृतज्ञ बनता तोच आहे आणि तुम्ही एकत्र आणि तोच मृत्यू देतो आणि दिवसाचं सामर्थ्य कक्षेत आहे तुमच्या लक्षात ही गोष्ट येत नाही का बल परंतु हे लोक तेच काही सांगतात जे यांच्या पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे हे म्हणतात आम्ही जेव्हा मरून माती बनू आणि हाडांचे चापे बनून राहू तेव्हा आम्हाला परत जिवंत करून उठवलं जाईल काय आम्ही सुद्धा असली वचनं खूप ऐकली आहेत आणि आमच्यापूर्वी आमचे वाडवडील सुद्धा ऐकत राहिले आहेत या केवळ पुरण कथा आहेत जर तुम्हाला माहित असेल कि ही पृथ्वी आणि ची सर्व वस्ती कुणाची आहे हे जरूर म्हणतील अल्लाजी सांगा मग तुम्ही शुद्धीवर का येत नाही यांना विचारा सप्त आकाश आणि महान सिंहासनाचा स्वामी कोण आहे हे जरूर म्हणतील अल्लाह सांगा मग तुम्ही भीत का नाही كُنْتُمْ تَعْلَمُونَ سَيَقُولُونَ لِلَّهِ قُل فَأَنَّى تُسْحَرُونَ بَلْ أَتَيْنَاهُمْ بِالْحَقِّ وَإِنَّهُمْ لَكَادِبُونَ مَا اتَّخَذَ اللَّهُ مِنْ وَلَدٍ وَمَا كَانَ مَعَهُ مِنْ إِلَٰهٍ إِذًا لَذَهَبَ كُلُّ إِلَٰهٍ بِمَا خَلَقَ وَلَعَلَىٰ بَعْضِهِمْ عَلَىٰ بَعْضٍ अम्मा, अम्मा प्रत्येक वस्तु सत्ता कुछ है।, है जो आश्रय देर को आश्रय दे जरूर मनती गोष्ट अल्लाह साहे सुठन तुम्हारी फसगत होता है जी सत्य बाब है ती आम है आणि काही शंका नाही ना ना की हे लोक खोटाडे आहेत अल्ला संतती बनवलं नाही आणि कोणी दुसरा ईश्वर त्याच्या समवेत नाही जर असं असतं तर प्रत्येक ईश्वर आपल्या सृष्टीला घेऊन वेगळा झाला असता आणि मग ते एक दुसऱ्यावर चालून आले असते पवित्र आहे अल्लाह त्या गोष्टींपासून ज्या हे लोक रचतात दृश्य आणि अदृश्याचं ज्ञान राखणारा तो उच्चतर आहे त्या अनेकेश्वर वादापासून जे हे लोक योजित आहेत ्या ज्या प्रकोपाची यांना धमकी देण्यात येत आहे तो माझ्या उपस्थितीत जर तू आणला तर हे माझ्या पालन करत्या या जाम लोकात माझा समावेश करू नकोस आणि वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही तुमच्या डोळ्या ती गोष्ट आणण्याचं पूर्ण सामर्थ्य राखतो ज्याची धमकी आम्ही यांना देत आहोत हे पैगंबर सल्ले वाईटाचं निवारण त्या पद्धतीनं करा जी सर्वोत्कृष्ट असावी ज्या काही गोष्टी ते तुम्हाला रचतात त्या आम्हाला पुरेपूर माहित आहेत आणि प्रार्थना करा की हे पालन करत्या मी शेतनाच्या उद्दीपनापासून तुझं आश्रय मागतो इतकंच नव्हे तर हे माझ्या पालन करत्या मी तर यापासून देखील तुझा आश्रय मागतो की ते माझ्यापाशी यावेत परावृत्त होणार नाहीत इतपावेत एखाद्याला मरण येईल तेव्हा सांगू लागेल कि हे माझ्या पालन करत्या मला त्याच जगात परत पाठव जे मी सोडून आलो आहे आशा आहे की मी आता सत्कर्म करेन मुळीच नाही हि तर केवळ एक गोष्ट आहे जी तो बरळच आहे आता या सर्व मरणे एक बरसक आड़ है